अवघाची आकार ग्रासीला काळी एकची निराळे नामू। धरुनी राहिलू अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले शरीर संपती मृग जळ भानू जाईल नासून खरी नव्हे तुका म्हणी आता उपाधीच्या नावी आणि याला देवे विटमजू हे सर्व जगत जगदाकार जे जे काही दिसत आहे ते सर्व काळानं ग्रासून टाकलेलं आहे आणि फक्त हरीचं नामच तेवढं काळाच्या हातून सुटलेलं आहे म्हणूनच मी ते अविनाश हरीचे नाम कंठामध्ये धारण केलेले आहे आणि पोठामध्ये सुद्धा तेच नामरूपी जीवन साठवले आहे शरीर आणि स्त्री पुत्र धनादी पदार्थ मृगजळासारखे भासणारे आहेत आणि कालांतराने ते नष्ट भोगून जाणारे आहेत म्हणूनच ते खरे नाहीत तुकाराम महाराज म्हणतात देवाने मला याच्या यावर उपाधी विषयी वीट आणला आहे बोलण्याची नाही आता देवा विन काही एकमो देवा दिले क्रोध काम पाहि दृष्टी धायू तू का म्हणे म्हणे हे, हे ची संकल्प वाहने आता मला देवाशिवाय दुसरे काही बोलायचंच नाही माझं जे काही बोलणं असेल ते फक्त देवाविषयीच असेल आणि हात मी एकदम नियम केलेला आहे माझ्या नेमाचा भंग करणारे काम क्रोध इत्यादी जे काही सर्व आहे ते सर्व मी देवाला देऊन टाकलेलं आहे मन तृप्त होईपर्यंत दृष्टीने या श्रीहरीचे पाय पाहिन तुकाराम आणि मनाने सुद्धा देवाचाच संकल्प वाहत राहील येथून या ठाऊ अवघे लक्ष याचे भाऊ उंच देवाचे चरण तेथे ते झाले अधिष्ठानो असे हा तेच हे देवाचे चरण रूपी उंच असे स्थान आहे आणि तेथे माझे वास्तव्य झालेले आहे सर्व प्रकारच्या भीतीपासून ते स्थान वेगळे आहे सर्व भीतींच्या आणि सर्व शनी शुलक गोष्टींच्या पलीकडच आहे तुकाराम महाराज म्हणतात ते स्थान मी दृढ धरून राहिले भरला दिसे हाटू अवघी वाढली होऊन फाकती भोगाईचे ठाया ठाऊ कर्मात्रीवी धाचे भाऊ द्रष्टा इथे देऊ विरही तो संकल्पा दिला पाडून धडा आचरती गोडा, पराधिनी, जाली तुटती बंधनी, हे जग म्हणजे सर्व प्रकारच्या जीवानी भरलेला बसबजलेला बस बाजार आहे त्यामध्ये अनेक प्रकारच्या क्रियांची खटपट सातत्यानं चाललेली असते ज्याच्या त्याच्या संचिताप्रमाणे जो तो आपल्या गतीला प्राप्त होत असतो थीक ठिकठिकाणी भोगाचा माल मांडून ठेवलेला हो आहे त्या मालाचा भाव त्रिविध कर्म आहे कर्म करावे देखरेख करणारा सर्व संकल्पा आणि सर्वांचा साक्षी असा देव आहे या, सा देवा या देवानेच या संसार रूपी बाजाराचा धडा पाडला आहे आणि जीवाच्या कर्मानुसार पाप पुण्याचा निवाडा करणारा तोच एकमेव ईश्वर आहे या संसारामध्ये प्रत्येक मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे कर्म करतो तेव्हा त्यापासून निर्माण होतात या संसारातील सर्व माणसेच्या कर्जापाई जन्ममृतीच्या कारागृहात ओढली गेलेली आहेत म्हणूनच ती पराधीन झालेली आहेत जर ते देवाला आळवतील तर त्यांची सर्व बंधने तुटून जातील आला भागाशी तो करी वेवसाव राहो भाव तुझ्या पायी काय चाली तुम्ही बांधले दातारा वाहिली भारा उसंती शरीरती करी शरीराचे धर्म नको देऊ वर्म चुको मनां। चळ फिरवी ठाव बहुव न घडवाळसो चिंतनाचा इंद्रिय करू तू आपुले व्यापारू आवडशी थारो देई पायी तू का म्हणी नको देऊ काळाहाती येळती म्हणमुनी हे देवा माझ्या वाट्याला जे जे कर्म आलेलं आहे जो व्यवसाय आलेला आहे तो मी मनोभावाने करीन पण माझा भाव मात्र तुझ्या पायीच दृढ होऊन राहू दे माझी निष्ठा तुझ्या पायाशिवाय दुसरीकडे कुठेही लावू देऊ नकोस हे दादारा तुम्ही आम्हाला कर्माने बांधून टाकलंय त्यामुळे तुमच्या आमचे काय चालणार नाही आम्हाला आता या संसाराचा भार वाहिल्यानंतरच विसावा मिळणार आहे परंतु एवढेच करा की हे शरीर संसाराचे ओझे वाहण्याचे कर्म करीत राहील पण मनाला मात्र तुझ्या प्राप्तीचे वर्म चुकू देऊ नकोस या देहादेकांचे चापल्य मला पुष्कळ ठिकाणी फिरवी एका ठिकाणी ते राहू देणार नाही पण चिंतनाचा आळस मात्र येऊ देऊ नकोस मनामध्ये सातत्यानं तुझंच चिंतन राहू दे इंद्रिय आपापला व्यवहार करू देत पण माझ्या प्रेमाला मात्र तुझ्या पायांचा आश्रय दे तुकाराम महाराज म्हणतात देवा काहीही कर पण मला काळाच्या हातीत तू देऊ नकोस म्हणून मी काकुळतेला येऊन तुला विनंती करीत आहे आम्हा उघे भांडवलो एक विठ्ठल एकला काया वाचा मनो भावे येथे जिवे वेचलो परते काही नेने तुझे तत्व पाऊले तू का म्हणे संतसंगे ये ने, ने संत रंगे रंगलो आमचे सर्व प्रकारचे भांडवल फक्त एक विठ्ठलच आहे मी आपल्या सह सर्व काया वाचा मन त्या विठ्ठलाला समर्पण केलेले आहेत विठ्ठलाशिवाय दुसरे कोणतेही तत्व मी जाणत नाही कारण विठ्ठलाचे चरण म्हणजे विठ्ठलाची सगुण निर्गुण रुपे जगाचे कारण आणि अधिष्ठानभूत आहेत संतांच्या संगतीमध्ये या विठ्ठलाचे ज्ञान होऊन त्या आनंदाने मी आनंदित झालेलो आहे साहून या टोले वरवावे सारू मग अंगीकार खऱ्या मोले सांभाळी द्यावे कलेवरू संचिताची थार मोडून या महत्वाची ठावी प्रतिषा वि या जगाचे नाना प्रकारचे आघात सहन करून सार तत्वाला जपून ठेवावं आणि असं केल्यानंतर मगच खरे मोल आपल्या ध्यानात येते आणि देव त्याचा अंगीकार करतो आपला हा जो ध्येय आहे तो प्रारब्धा स्वाधीन करावा संचित स्थान मोड़ून कर्मा स्थानी महत्व है मगेने तुम्हारा लौकिक बाधन नहीं ज्यादा श्रीहरिषी अपना आदर वातो ता रूपा एक रूप होता सर्व लौकिकाला सोड़ देखा परमेश्वरा स्थिर व्हावी मगच आपण ईश्वरूप बनून जातो निर्वैर होणे साधनाचे नाही शुद्धा शुद्ध त्या गा नाव तरी निर्विषय वासना कार्यकारणा पुरते विधी तुका म्हण चिंत सत्यत्वेशी सर्व प्राणी मात्रांविषयी निर्वैर होणे म्हणजे शत्रू विरहित होणे आजात शत्रू बनणे हेच सर्व साधनांचे मूळ आहे परमार्थामध्ये जी साधन केली जातात किंवा साधन करावीत ती निर्वैर काई, काई, काई, काई, हे निर्वैर होण्यासाठी याशिवाय इतर सर्व खटाटोप जो आहे तो व्यर्थ आहे या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारची सोंग संपादनी चालत नाही आयुष्याच्या शेवटी शुद्ध काय अशुद्ध काय याचा निवाडा होतो चांगलं काय वाईट काय हे कळतं विविध विषयांच्या वाचनेपासून मुक्त होणे आणि केवळ कार्यकारणापुरतेच विधीचे सेवन करणे यालाच खरा त्या प्रभूच्या चिंतना विषयी आवड निर्माण व्हावी लाभ होत असतो पशु वैसे होती ज्ञानी चर्वणिया विषयांचे ठेवून या लोभे लोभ आत्मत्वी केला निका वाढे पाकू खाने म्हणे मोठा घाती मनुष्य देखील पशुसारखा होतो विषयाविषयी प्रेम ठेवल्याने आत्मस्थितीचा भंग होऊन जातो जे मूर्ख असतात ते स्वतः केलेला स्वयंपाक दुसऱ्याला वाढवून टाकतो त्या साथ पिऊनच राहावे लागते त्याप्रमाणे जो शब्द ज्ञानी स्वतः अनुभव न घेता दुसऱ्याला ज्ञान सांगण्यामध्येच आयुष्य घालवतो त्याच्या नसिबी शेवटी संसारच उरतो महाराज म्हणतात अशा ज्ञानाचा प्राप्ती होऊन त्याच्या देहाची वाताहात होते काजी धरली नामु तुम्ही असो नो निष्कामू कोणा सांगतसा ज्ञानू ठेक्षणू आवडिली नाचे आहे तरी पुढे साचे तू का प्रेम नाही भंगा याचे कामू देवा तुम्ही जर मुळात निष्कामानी नाम रूप रहित आहात निर्गुण आहात तर मग हे विठ्ठल हे जे नाव आहे आणि जे समचरण हे रूप तुम्ही का धारण केले तुम्ही प्रत्यक्ष सगून साकार दिसत असताना मी नाम रूपातीत आहे ना, हे ज्ञान तुम्ही सांगता कोणाला तुमचे हे वळ्या भाविकांना फसवण्याचे लक्ष नाही या ज्ञानाने आमी फसार नहीं आम जे तुझे रूप आहे, ते है नीने गाव गुकीर्तन करूटा तुझे, करू। तुझे सगुना विषय भंगने से कारण नहीं खरे बोले तरी फुका जोड़ेहरी ऐसे फुकायू साया जायू पर उपकारा वाभारू तुका म्हणे मळू मने, मने सांगिता शीतळू आयुष्यामध्ये नुसतं खरं बोललं सत्य बोललं या व्रताने फुकटचीच हरीची प्राप्ती होऊ शकते म्हणजे दुसरं काही कराव लागत नाही सत्याचरण किंवा सत्यवचनानेच ईश्वर प्राप्त होतो असे फुकाचे उपाय सोडून मनुष्य काहीतरी करण्याकडे व्यर्थ प्रवृत्त होतो एक सत्य भाषण केल्याने केवढा परोपकार होतो हे सांगता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात मनाने असत्याचा मल टाकून दिला तर ते मन शांत होऊन जाते दया क्षमा शांती तेथे ते देवाची वसते वावी धावून या घरा राही धरून या थारा कीर्तनाचे वाटे बराडिया आयसा लोटी तुका म्हणी घडे पूजा नामे देवजोडे ज्याच्या जवळ दया क्षमा आणि शांती आहे त्यांच्याजवळच देव राहतो दया क्षणा संपन्न हरिभक्तांच्या घरी देव धावत येतो आणि त्यांचा आश्रय करतो हरिभक्त कीर्तन करतात तेव्हा त्या कीर्तनाच्या वाटेने देव दुष्काळग्रस्त भिकाऱ्यासारखा एकदम धावून जातो तुकाराम घेतल्याने देवाचे पूजन घडते आणि देवाची भेट सुद्धा होते शिष्याची जुने घे शेवा माखी त्याचा फळी उपदेश हा निका दोषी त्याचे खरे ब्रह्मज्ञानो उदासीनो देहवी तुका म्हणे सत्य सांगे हे व तर रागे येथील जे गुरु आपल्या शिष्याकडून सेवा करवून घेत नाहीत उलट त्याला देवाप्रमाणे पूज्य मानतात त्या गुरुचाच उपदेश फलद्रुप होतो इतर गुरुने उपदेश केला तर उलट गुरुलाच दोष लागतो देहादिकाविषयी जो अनासक्त आहे त्याचेच त्या ब्रह्मज्ञान खरी असते तुकाराम महाराज म्हणतात मी हे खरे सांगत आहे या सांगण्याने जर कुणाला राग येत असेल तर तो खुशाली हो पण मी खरं सांगत राहणार माझी मेली बहुवरी तू का जायसा तैसा हरी विठो कैसा वाचला तुझ देखता माझा बाप गेला आजा पंजाब आम्हा लागली पाठी बालत्व तारुण्यो काठी तुझ फावली ते मागे अंगी तु तु मज देखता लागली हे विठला नात्यात्या मनसे आज पर पुष्क मेली पू मात्र खूब दिवसु जसा तसा है फार मोट आश्चर्य कस का विठला तू आज परापर्य वाच्लास रहस्य मैं आता संग तुझा देखत मजा बाप आजा पंजा मेला आशे अम् तीन पीढ़िया संपया पर जसा तसाईस आम चाल्यारुण्य संपत आतना की का पाठी लगे आम अवस्था संपल तरी तुझा एवस्थेला अद्याप सुरुआत सुधा नहीं देवा मी तुझा लड़िवाड़ भक्त आयाम माला हवेल के तुझाज मी मगत आज आता दुसरा कोई अभी संधि पहुन मैं तुझात भांडत विचित्र प्रश्न विचारितुकारा महाराज मनता देवा तू प्रत बाल्यादी अवस्था जन्म मरण ही सर्व उपाधि जसा तसा अविकारी आईस्य है एकांता संगी मी संगो चित्ता विठला आनिक जे वाई के समाधानासाठी बोलावी हे मातू, परी माझे चित्तो नाही कोठे जिवा मजो तेची आवडती आवड ज्या चित्ती पांडुरंगांच्या चित्तो नेली बोला जेणेकरून माझ्या चित्ताची एकाग्रता भंग पावते असे या देवाशिवाय दुसरे कोणी जर असतील तर मी त्यांची संगत कधीच धरणार नाही एका विटला शिवाय इतर कुणाची स्तुती मी माझ्या कानाने ऐकणार नाही मी हे सर्व इतरांच्या समाधानासाठी बोलत असलो तरी माझे चित्त मात्र कुठेच गुंतून राहिलेले नाहीत ज्याच्या अंतकरणामध्ये पांडुरंगाचे प्रेम वसत आहे तेच मला माझ्या जीवापेक्षाही अधिक प्रिय आहेत तेच मला जास्त आवडतात तुकाराम म्हणतात अशा प्रकारे देवाला आवडणारे हे संतच माझे हित जाणणारे आहेत आणि हित करणारे सुद्धा आहेत त्यांच्याशिवाय इतरांच्या बोलण्याकडे मी लक्षच देत नाही आशा ही समूळ खनोनी काढावी तेव्हाची गोसावी व्हावी ती तरी सुखी असावी संसारी फजे ती दुसरी करुनही आशा मारुनिया जयवंत व्हावी तेव्हाची निघावी सर्वातून तुका म्हणी जरी योगाची तातडी आशेची बिबुडी करी चित्तामध्ये जी काही आशा किंवा जी वाचना असते तिचा समूळ नाश करावा तिला समूळ खनून काढावे आणि मगच सर्व स्वतः त्याग करून व्हावी नाही तर मग त्याने सुखाने संसार करावा हेच जास्त उचित आहे उगीच स्वतःची खोट्या वैराग्याने फजिती करून घेऊ नये चित्तामधील सर्व आशाकांक्षा मारून विजयी व्हावे आणि मगच या संसारातून बाहेर पडावे तुकाराम महाराज म्हणतात वासनांचा त्याग कर निष्ठावंत भावू भक्तांचा सुधर्म निर्धार हे वर्म चुकोन येष्काम निठली विश्वासू वाहो नय वासो अनेकांची तुका म्हणी ऐसा कोण उपेक्षला नाही ऐकेला ऐसा कोणी ज्याचे विठ्ठलाच्या ठिकाणी श्रद्धायुक्त प्रेम असते ज्याची निष्ठा असते ज्याचा भाव पूर्ण निष्ठेने भरलेला आहे यावत जीव भक्ती करण्याचा दृढ आहे आणि हाच भक्ताचा खरा धर्म असतो तरीही दोन वर्मे भक्ताने कधी विसरू नयेत भक्ताने विठ्ठलाचे ठिकाणी निष्काम आणि निश्चळ अढळ असा विश्वास ठेवून कोणत्याही संकटाच्या वेळी विठ्ठलाशिवाय इतरांची वाट पाहत बसू नये अशी ज्याची अनन्य भक्ती आहे म्हणजे अनन्यता दुसरा कोणीही नाही तोच एकमेव अशा कोणत्या भक्ताची विठ्ठलाने उपेक्षा केली आहे ते सांगा अद्याप तरी हे कोणी ऐकलेले नाहीचे ना चिंतन प्रगट पसारा असा आलं हो ोमांच कंठ दाटे हरिनामाचे चिंतन करणे हा उघड होणारा व्यवहार आहे याला देशकालाची काही गरज लागत नाही म्हणजे अमक्या आम वेळी आमच्या ठिकाणी हरिनाम घ्यावं असा काही याला कुठलाही विधी लागत नाही देशकाळाची गरज लागत नाही त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी असाल जसे असाल त्या ठिकाणीनाथ आहे तो निश्चयाने तुम्हाला या जन्मातून सोडवल अशी आम्हाला या दातानी प्रतिज्ञा केली आहे कीर्तन करीत असताना तो हरी तुमच्या दाती कुणाची नामाक्षरांची किंवा स्वरतालांची शुद्धाशुद्धता पाहत नाही तो चक्रपाणी केवळ भक्तीमुळे त्या भक्ताला वश होतो तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनामध्ये इतकी गोडी आहे की त्यापुढे प्रपंच कडू वाटतो आणि या हरिच्या गुणानुवादाने रोमांच उभे राहतात आणि कंठ दाटू येतो नाम म्हणता मोक्ष उपदेश करतील काही बधीर व्हावी त्याचे ठाई दुष्ट वचन वाक्यते जयाची राहिली मानशी ते पावली तयाशी चाच पडता मेली भलतेची वाचाळी नवविधाचा मुखे करती वाजू जन्माली काय सांगू वेळोवेळा आठव नाही त्या चांडाळा नामासाठी बाळा क्षीरसागरी कोंडिली आपली या नामासाठी लागे शंखा सुरापाठी या पोटी वेदचारी चारी काढली जगी प्रसिद्ध हे बोली नामी तारिली तारली आण उद्धरली महादोषी जेही पवाडी गर्जती नाम प्रणला दाचा चित्ती जळता बुडता घाती राखे हाती विशाची काय सांगू शी कीर्ती तुका म्हणे नामख्याती नरका जाती निषेधी ती थी, ती परमेश्वराचं नाम घेतल्यानं मोक्ष प्राप्त होत नाही असे अनेक कीर्तन प्रवचनातून जे कुणी उपदेश करीत असतील त्यावेळी आपण कानात बोटे घालून बधीर व्हावे पण ते दुष्ट शब्द कानाने ऐकू नयेत ज्याच्या मनामध्ये जी गोष्ट असते ती त्याला या नामस्मरणामुळेच प्राप्त होत असते पण नामाच्या बाबतीमध्ये उदास राहणारे उगीच व्यर्थपणे इकडे तिकडे चाचपडत राहतात आणि भलते सलते बडबडत मुर्खासारखे मरून जातात श्रवण कीर्तनादी नवविधा भक्तीचा जे निषेध करतात आणि जे सोमुखाने उगीच वाद करीत बसतात ते या संसारामध्ये जन्मात येऊन सुद्धा जातीचे समजावेत अशा लोकांना अनेक वेळा किती आणि मी काय काय म्हणून सांगावं किंवा किती बोलावं हो। या चांदळाना आठवण कशी राहत नाही या श्री हरिने आपल्या नामासाठीच उपमन्यूला दुधाच्या समुद्रातून कोंडून ठेवले वेद चोरु शंकासुरा पाठीमागे देव स्वतःच लगला होता पोट फाड़न चार वेद बाहर का स्वतः जी गणिका वेशा होती तिनाली बड़ा तरुण गसिद्ध है पाकि महादोषी ना वहर हे सुधा प्रसिद्ध है ज्यादा अवाड़े गायले ज्या प्रल्हादास चित्तामध्ये सदैव नाम धारण केल्यामुळे के के के अशा प्रकारच्या नामाच्या किती प्रसिद्ध कथा सांगू या नामाचा जे निषेध करतात ते नरकाला जातील किती या काळाचा सोसावा वळसा लागला परिसा पाठोपाठी लक्ष चौर्याऐंशी ची करा सुड म्हणू रिझा शरणो पांडुरंगा उपजल्या पिंडा मरणो सांगाती मरते उपजते सवेचीती, सवेची म्हणी गुंतली राहाटी गाडग्याची सुटी फुटलिया हे जे जन्म मरणाचे आहेत ते किती दिवस वसावेत कुठेही गेल तरी ते सारखे पाठीशी लागलेले असतात यासाठीच पांडुरंगाला शरण जात आणि चौर्याऐंशी लक्ष योनीच्या या भवऱ्यामधून आपली सुटका करून घ्या जो देह उत्पन्न होतो त्याला मरण हे ठरलेलेच असतं आणि मेल्यानंतर लगेच दुसरा देह उत्पन्न होत असतो म्हणतात गाडगी जशी राहताच्या माळेमध्ये गुंतलेली असतात पाण्याने भरून वर येतात तोच रिकामी होऊन पुन्हा खाली जातात परंतु त्यामधील एखादे गाडगे फुटले तरच त्या फेऱ्यातून त्याची सुटका होते त्याप्रमाणेच मनुष्य पांडुरंगाला शरण गेला देवाला शरण गेला तरच त्याची या राडगाडग्यातून सुटका होते। गाशी तरी क विठलची गायी नाही तरी ठाई राही उगा अदैती तू नाही बोलाचे कारण जाणीवी चाज नाही चित्ती निलाजीरांग तुला जर गायच असेल तर एका विठोबाचेच नाम गा नाही तर शुद्ध अद्वैत स्थितीमध्ये राह अद्वैतामध्ये त्रिपुटीचा अभाव असल्यामुळे बोलण्याचे कारणच उरत नाही परंतु नाम सुद्धा गात नाहीत आणि अद्वैत स्थितीमध्ये सुद्धा राहत नाहीत अशा परिस्थितीमध्ये लोकांना शहानपणा दाखवण्याचे श्रम का करतो महाराज म्हणतात अशा या निर्लज्जाची किती फजिती करावी किती फजिती केली तरी त्यांच्या चित्ताला लादच नाही दयाचे वाचे नये हा विठ्ठलो त्याचे मज बोल आवडते शत्रु तुम्हें आपने ही बोलने मैं आवड़ नहीं जो काया वाचा मनाने विठलला विनमुख है तो को तरी शत्रु केुकू सुधा आप तुकार महाराज मनता ज्याला विठोबाचे नाम आवडत नाही तो अधम आणि पापी आहे असे समजावे आम्हा तू नाही आणि प्रमाण घालून या कासू करी तो काही वाडू वागोने अबद्ध वाकुडी जैशा तैशापुरी वाचे हरी हरी उच्चारावे तू का म्हणी सापडले निजू सकळ हे बिजू पुराणांचे आम्हाला दुसरं कुठलंही प्रमाण नाही आम्हाला दुसरे तिसरे आणखी काहीही नको आम्हाला या विठ्ठलाच्या नामाचीच फक्त गरज आहे भक्तीची कास घालून आम्ही निश्चय करतो की या नामाच्या बळावर आम्ही या काही काळात आमच्या दृष्टीसमोर वागूच येणार नाही या भगवंताचे नाम अबद्ध वेडे वाकडे जसे येईल तसे घ्यावे वाणीने त्याचा उच्चार करावा तुकाराम महाराज म्हणतात सर्व पुराणांचे हे नामरूपी बीज आम्हाला सापडलेलं आहे जीव तोचे देव भोजन भक्ती मरण मुक्ती पाखंड्याची पिंडाचा पोषणे नागविले जनू लटके पुराण केले वेदो मनाला पैसा विचारू, मनती संसार नाही पुन्हा तुका म्हणे पाठी उडती यमदंडू पाप पुण्य लंडू न विचारिते जे नास्तिक लोक असतात जे पाखंडे असतात ते म्हणतात की लोबारे वेदने पुराने खोटे ठरवले अपने मनाला जे पटेल अचार कर पुनः मनु जन्मच नहीं अहतकारा महाराज मनता या पाप पुण्याचा विचार न या, अशा या नास्तिक लोकांच्या पाठीवर यमाचे दंड अखेर उमटत असतात भक्तांचा बोलोनी मुखी बोलता ती अ भेदुनी भेदू राखी लागी वाढावया जगी प्रेम सुख काळ भोळ कथा प्रेमाचा सुकाळू मूढ लोक पाळो तर का म्हणे हे तू आहे ठावे जे ही भावे जे भक्त असतात अशा भक्तांचे महत्व फक्त भक्तांना समजते इतरांना त्यांची अवस्था कळू शकत नाही असे हे भक्त ईश्वराला जाणून जाणतेपणाचा अभिमान टाकून देऊन नेनते झालेले असतात आणि ते जे बोलतात ते न बोलण्यासारखेच असते देवाचा आणि आपला भेद यांनी जाणला आहे पगे प्रेमसुख वहां देवी भक्त हा भेद राखलेव आ भक्त ते एक रूप असु ते तेंचा तेंचा के एक रूपसुद्धा प्रेमा भक्ति आनंदा द्वैत भाव शिल्लकूर्ख लोक तारने घोषणा साहैया ने भक्ता ने ईश्वर प्रेमा का सुखा निर्माण के तुकार महाराज मनता जान ऐक्यवाने त्रीहरीश जाए प्रकार समझू शके आशा कृष्णा माया अपमानाचे बीजो नाशली पूज्य होई जे अधिराश नाही चालो जाता मानू दुर्लभ दर्शन धीर त्याचे तुका म्हणे नाही अनेकाशी बोलू वाया जाय बोलू बुद्धिपाशी आशा तृष्णा माया या ज्या वृत्ती आहेत या वृत्ती म्हणजे अपमानाचीच बीजे आहेत यांचा नाश केला तरच लोकांमध्ये पूज्य भाव निर्माण होतो जो अधीर ये ज्यादा विषय धीर नहीं बदले जे जीव है नहीं जुड़े बोलने वाला जे विवेके बुद्धिमान है बोलने से विशेष अल वे चिंतने सर तो धन्य का सकळ मंगळ मंगळांचे संसार नाही हरिदासा गर्भवास कैसा नेन ती ते कृपेचा कृपेच्या सागरे दाटला भारे पांडुरंग देवा भक्तांचे बंधनो दाखविले भिन्न परगवंताच्या चिंतनामध्ये जो काही काय जातो तो खरोखर धन्य स्वरूपाचा आहे कारण ते सर्व मंगलाचे मंगल स्वरूप त्यास प्राप्त झालेले असते श्रीहरीचे जे भक्त आहेत त्यांना कधी या संसारसागराची भीती नसते आणि गर्भवासाची दुःखे कसे असतात हे सुद्धा त्यांना माहीत नसते या कृपासागराच्या कृपेमुळेच जन आणि वन यांचा एकच अनुभव त्यांना येत असतो म्हणजे ते कुठेही असले तरी सर्वत्र त्यांना भगवंताचाच अनुभव येत जातो आणि या अशा भक्तांच्या उपकाराने पांडुरंग अक्षरशः भारावलेला असतो तुकाराम म्हणतात अशा या भक्तांचेच देवाला खरे खरे बंधन असते देव आणि भक्त यांच्यामधील भिन्नता जरी वरवर दाखवता आली तरी वास्तविक पाहता दोनही तत्वे एकरूपच असतात देवानी भक्त हे अभेद्य असतात मोक्षाची आम्ही नाही अवघडू तो असे उघड गाठोळीसू भक्तीचे सोहळे होतील अजिवासे नवलतेविषी पुरविता ज्याचे त्याशी देणे कोण ते घेतो सुखे, सुखे देई मोक्ष प्राप्त करणे ही आम्हाला काही मोठी अवघड गोष्ट वाटत नाही तो तर आमच्या गाठोडे मध्ये सुलभ सहज आहे तो आमच्या गाठोडे मध्येच बांधून ठेवलेला आहे देवा या भक्तीची सोहळे जेणेकरून जीवाला सुख प्राप्त देतील ते तुम्ही पूर्वीता हे नवल आहे ज्याचे त्यास देणे यामध्ये काय उचित आहे खरे तर मोक्ष हे आमचेच मूळ स्वरूप आहे ते तू दिले तर त्याचा सुखाने स्वीकार करूच महाराज म्हणतात मात्र देवा मोक्षापेक्षा अवीच गोडी चाकण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा असे मला वाटते या माझ्या आवडीला तू आश्रय दे म्हणजे माझी ही आवडी तू पुरी कर चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ सदा वाचे नारायणो दे मंगळ पड सर्वोत्तम भाऊ येथे वाव पसाराव हय शे उपदेशे तुकार अवघ्या लोका सकाळा भगवंताचे नामस्मरण करण्याला आणि त्याचं चिंतन करण्याला कोणत्याही वेळ काही गरज नाही ते सर्व काही करता येते वेळ काळ कोणताही असो सतत सातत्यानं ईश्वराचं चिंतन मनामध्ये चालत राहावं त्याच्या वाणीमध्ये नेहमी भगवंताचे नाम असते ते मुख मंगल आहे असे समजावे त्याच्या ठिकाणी श्रीहरीचा भावच नेहमी प्रियत्वानी असतो या ठिकाणी इतर सर्व पसारा व्यर्थ असतो तुकाराम याप्रमाणे मी सर्व लोकांना उपदेश करीत आहे अंतराय पुढे गोविंदी अंतरो जो जो घ्यावा भार तोचे बाधी बैसली ठाई आठवीन पायू पाहिन तो ठायू तुझा देवा अखंड खे संकल्प मनोजन्यप रज्जू सर्प तुका विश्व विश्वभर वसे राहु सुखरूप य भगवंत गोविंदा ठिका वियोग हो व्यवहार जे जे का होते सर्व बाधा है समझावे कि हो बस देवा तुझे पाय आठवत रह जेखे पहीन तेथे तुझेच चरण आठवतो म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ईश्वराचे अखंड स्वरूपांमुळे खंडल्यासारखे होते सर्प प्रत्यक्षात नसत तर तो मनामध्ये असतो तुकाराम महाराज म्हणतात हा विश्वंभर हा सर्व विश्वाला भरून राहिलेला असून स्वरूप तात तो सुखरूप आहे आनंद स्वरूप आहे आणि आम्ही सुद्धा याच अवस्थेमध्ये राहू आम्ही सुद्धा आनंदी अवस्थेमध्ये अखंड राहू एका जायू ठकवणे तुका म्हणे बहु सोपे बहुरूपे अनंतो एक जणांच्या घोटलेल्या कण्यासाठी टोकत असतो आणि एकाने किती सुखाचे उपचार अर्पण केले तरीही त्याला ते फिके वाटतात अशी त्या कृष्णा नावाच्या गुराख्याला समय लागली आहे याचे कारण त्याला केवळ वड़ प्रेमच आवडते तो एका खातो आणि एकाने त्याच्यासाठी सोहळ्यामध्ये जरी पंचपक्वाने केली तरी त्याला तो चुकून निघून जातो तुकाराम महाराज म्हणतात की हे अनंता तुझी ही अनंत सोंगे भाविकांना कळण्यास का फार सोपी आहेत कोठे नाही अधिकारू गेले न रयातील ऐका हे सोपे वर्म न लगे श्रम चिंत कसलीच पात्रता नाही असे लोक जन्माला येऊन सुद्धा ते वायाच गेलेले आहेत म्हणून अशा लोकांनी एक साधे रहस्य आहे ते ऐकावे आणि ते रहस्य हे आहे की नामस्मरण करण्यास कसलेही श्रम करावे लागत नाही मृत्यूचा प्रसंग जवळ येऊन ठेपतात सर्व उपाय खुंटून जातात तुकाराम महाराज म्हणतात हे जनलोक हो तुम्ही या श्रीहरीच्या नामस्मरणामध्ये तुमचे मन गुंतवून बसा तुमचे मन नेहमी नामस्मरणामध्ये राहू द्या जाने जाने जैसे तैसे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणांचा ठाऊ विटे पाव धरिएली हव घे अंग न ये निवडिता जे कृपाणी सगुण निर्गुण एकवटलेले असून याच्या समचरणावर त्यांचे स्थान आहे साखरेचे सर्व अंग गोड असते तिच्यामध्ये काही कमीपणा निवडून काढता येत नाही तसा या प्रभूचा कृपा प्रसाद आहे म्हणजे जे जे दर्शन घडत तेथे ते सर्व काही ईश्वरच असत कारण तो सर्वत्र भरून राहिले नाही तुकाराम महाराज म्हणतात भक्त जे जे काही करतात जे भोगतात त्यांचा भोग हा श्री हरीच घेत असतो आर्मे ते, ते कळे धर्माधर्मे खेळी गोवळी आवे करी ते, ते त्यांचे सहावे यज्ञ मुखी घासू मंत्र पूजेचे उदासू तुका म्हणे चोरी योगी आही सवे करे जे कर्मठ किंवा जे ब्राह्मण वेळच्या वेळी स्नान संध्याची कर्मे करतात विधी विधिनिषेधांचे पालन करतात पण त्यांच्या मनामध्ये जर हरी विषयी भक्ती नसेल भाव नसेल तर त्यांचे सर्व कर्म हरीला गोड वाटत नाही त्यापेक्षा भाविक गवळ्यांच्या पोराबरोबर खेळणे त्याला बरे वाटते आणि ती पोरे कशीही वागली तरी त्यांचे सर्व अपराध होतो सहन करतो मंत्र म्हणून हरीच्या यज्ञरूप मुखामध्ये हवन केले किंवा मंत्र म्हणून षोडशोपचारे सागर संगीत पूजा केली आणि जर मनामध्ये भाव नसेल तर तो हरी त्या कर्माविषयी उदास राहतो त्या हरीला पावत नाहीत नाही बोलते पुराणी होतने तो चिठेला आधी नाथा कंठी आगळ हा मंत्र हा वडीचे स्वत्रो सदा घोकी आगळे हि सार उत्तमा उत्तम ब्रम्ह कर्मा नामो एक तुझे ते हि त्रिभुवनी गम नारदा हा विनाशदा नाममुखी परीक्षि ती मृत्यू सात दिवसांचा मुक्त झाला वाचा उच्चारिता कोळी याची कीर्ती वाढली गहनु केले रामायण रामाधी सगुण निर्गुण तुझ म्हणे वेदू तू का म्हणे भेद नाही नामे। जो हरिनाम संकीर्तन करतो तो हरी हरिरूपच होऊन जातो अशी पुराणाने हरिनामाची कीर्ती गायलेली आहे आदिनाथ भगवान शंकराच्या कंठामध्ये हा श्रेष्ठ मंत्र आहे भगवान शंकर सुद्धा अत्यंत आवडीने हेच नामाचे स्त्रोत्र अखंड घोगतात गातात आणि त्यांची आवर्तने करतात देवा तुझे नाम सर्व माईक पदार्थांच्या नामापेक्षा श्रेष्ठ आहे आणि सर्व साधनांचे सार आहे उत्तम जे उत्तम वेलाने प्रतिपादन करीत परीक्षित राजा सात दिवस मृत्यू परंतु वनिने हरिनाम संकीर्तन करता तो मुक्त नोया रुशी या नावाने वाल्मीक ऋषि नुराणा कीर्ति वाडलेवतार होने के आधीचरांथा रचना के लिए सगुण निर्गुण अभी दोन रूप है असे वेद सांगतात। परंतु तुझा नाम को ही भेद नहीं भूतया पर तया परे सत नमस्कार सर्वभावे शिकल्या बोलाचा धरशील ताठा तरी जाशी वाटा यमपंथेसमोहू नव्हे परीजनो संतातशी सरिता गंगा सागरा समानू लेखित याहून अगम नाही आणि होते तारांगली रविशी समानो लेखो नाही तुका म्हणी नाही नम्रता अंगी फिरंगी भुताची शब्द ज्ञानाचा तू ताटा धरशील आणि संताशी उद्धटपणाने वागशील तर यमलोकाच्या मार्गालाच असील हिरा परिस मो इत्यादीचे मूल्यवान वस्तू क्षुद्र दगडासारख्या नसतात त्याप्रमाणेच संत सामान्य माणसाप्रमाणे नसतात गंगा आणि समुद्र यांना नद्या नाले ओढे जसे क्षुद्र असतात त्याप्रमाणे जो मानतो त्याच्यासारखा दुसरा कोणी पातकी नाही आकाशामध्ये पुष्कळ तारका आहेत पण त्या सर्व सूर्याच्या योग्यतेच्या नाही सूर्य हा वेगळाच आहे तलवार आणि एखादा लोखंडाचा ठोकळा एकसारखे नसतात कारण लोखंडाच्या ठोकड्यावर बसले तर कोणताच अपाय होत नाही पण तलवारीवर बसताच अंग कापले जाते त्याप्रमाणे संताविषयी आपल्या अंगी जर नम्रता नसेल तर यम मार्ग धरावा लागेल काही आवडे मातू एका पंढरीनाथा वाचून याचीच कथा आवडे कीर्तनो ते मज श्रवण गोड लागे तू का संत म्हणतो भलते विठ्ठला परते नमनी काही एका पंढरीनाथाशिवाय का मला दुसरी कुठलीही गोष्ट कधी आवडतच नाही त्याचीच कथा आणि त्याचेच कीर्तन मला आवडत असते तेच ऐकणे मला गोड लागते तुकाराम म्हणतात संत काहीही म्हणतो मी त्या विठ्ठलाशिवाय दुसरे काहीच मानणार नाही ठे वा व गुंडुण ये भावची प्रमाणू एका नुसरल्या हव घे जाणे पंढरी राजू तर्कवितर्काशी वावन लगे सायाशी तू का भावे विनो अवघा बोल ते तोशीनो हे विद्वान आनो पंडितानो ज्ञानी लोकानो तुमच्या ज्ञानाचा ताठा आता गुंडाळून ठेवा कारण या देवाची प्राप्ती होण्यासाठी फक्त भावाचीच गरज असते कारण फक्त भावाच या ठिकाणी प्रमाण आहे एकचित्त अशा भावाने या पंढरीनाथाला जर शरण गेले तर तो सर्व काही करतो याशिवाय उगीच तर्कवितर्क करून परिश्रम करून घेऊ नका तुकाराम महाराज म्हणतात या स्त्री हरीवरील भावाशिवाय जे कोणी बोलतात ते नुसता घेतात तो फुकटचा व्यर्थ शी नाही ती व्यर्थ बडबड जावया तुची ध्यावा एका चित्ती करुने मी हृदयातू यांचा अंतु पुरवणी तू का म्हणे खुंटी आसू तेथे वासू करी तू देवाच्या भेटीला जाण्यासाठी एक प्रेम असल्याशिवाय दुसरा कोणताही प्रयत्न मान्य होत नाही हा देह काम क्रोधाधिकाने एकाच्या प्राप्तीसाठी दुसऱ्या कुठल्याही खटपटीचे कारण नाही याचीच एक हृदय मोकळे करून मनोभावे प्रार्थना करावी मनामध्ये जे काही काम क्रोध लोभ मोह इत्यादी वाचना असतात त्यांचा शेवट करावा तुकाराम महाराज म्हणतात वासना ज्यादा हृदय वसना नष्टे देव वास करीत मुक्त तू आशंका नहीं जया अंगी बद्ध मोह हो संघी लज्जा चिंता सुख पावी शांति धरुणी एकांत दुखी तो लोक तो दंभ करी तुका लगी थोड़ा सो विचारू पर ज्यादा चित्ता मधे कसला संशय नहीं आशंका नहीं तो मुक्त आहे असं समजावा जो संदेहित आहे ज्याचे सर्व संदेह फिटलेले आहेत ज्याच्या चित्तात लज्जा मोह चिंता इत्यादी प्रकारचे विकार आहेत तो बद्ध आहे असे जाणावे एखाद्याचा वास पत्करून जर राहिलं तर त्या मनाला शांतता लाभते आणि लोकांमध्ये राहिलं तर उगीच दंभ केला तर मात्र दुःख होते तुकाराम म्हणतात सुखाच्या प्राप्तीचा उपाय फार थोडासाच आहे पण नाना प्रकार करून लोक फसवत राहतात का बोल बहुतांची मते चांडपाठी वरी यमधुचा शब्द ज्ञानीक आपल्याला मते सांगते वेदातू भिन्न भावी तू का म्हणी भावन धरती पडिली हे माती त्यांची तोंडी अनेक भिन्न भिन्न प्रकारचे उगीच मनामध्ये जे विचार धारण करतात त्यांच्या इतकी चावट दुसरी कुणीच नाही अशा लोकांना ओढाळ जनावरांसारखे यमाचे दंड पाठीवर मिळतात आणि मोठेपणाची प्राप्ती मात्र होत नाही कित्येक शाब्दिक पंडित आप आपापल्या मतानुसार वेदांताचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे आणि पद्धतीने सांगत राहतात तुकाराम महाराज म्हणतात जे एका श्रीहरीवर भाव ठेवत नाहीत त्यांच्या तोंडामध्ये माथी पडू देवायचे हे विनंती मज नको रे हे मुक्ती तया इच्छा गती हे सुख आगळे या वैष्णवांचे वैकुंटीचा वासु असे तया सुखानासु अद्भुत हारसु कथा काळी नामाचा तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे रे मेघ शामा तुका म्हणी आम्हा, जन्मगोड जन्मगोडू यासाठी हे देवा माझी ही एवढी विनंती ऐक मला तुझी मुक्ती नको मला त्या स्वर्गासारख्या कुठल्याही गोष्टीची किंवा सदगतीची सुद्धा इच्छा नाही सर्वामध्ये श्रेष्ठ असे जे प्रेमसुख आहे तेच मला हवंय आणि ते भक्ती प्रेमसुख या वैष्णवांच्या घरी आहे कारण ते वैष्णवाच्या संगतीची इच्छा करीत असते आणि रुद्धी सिद्धी तर त्यांच्या द्वारामध्ये हात जोडून उभे असतात मला वैकुंठचा वास नको वैकुंठामधील जी सुख त्याचा नाश होतो पण या वैष्णवांच्या घरी हरी हरिक जो भक्तीरस निर्माण होतो तो अगदी विलक्षण आणि आश्चर्यकारक असा आहे तुकाराम तुला सुद्धा माहीत नाही पण आम्हाला त्या नामाकरता पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचे दुःख सुद्धा गोडच वाटते न पूजी आणि देवा न करी त्यांची सेवा न मनी त्या केशवा विन तुझे काय उली मजूतया पायी ते मागो काई कवनाशी आनिकांची कची कीर्ती नायिके न बोली चाडया विठले विन नाही न ना पाहि लोचनी श्रीमुखा वाचुनी पंढरी सांडुनी नवजे कोठे, न करी काही आसो मुक्तीचे साय्यासो न भेसंसारसो येता जाता तुका म्हणे काही व्हावे विन तुझे मी, शेवा शेवा मी या केशवाशिवाय देवाची पूजा करणार नाही आणि दुसऱ्या भगवंताच्या पायाजवळ मला कोणते कमी आहे म्हणून मी इतरांना काहीतरी मागत बसावे मी दुसऱ्या कुणाची कीर्ती ऐकणार नाही दुसऱ्या संबंधी काही बोलणार नाही कारण मला विठ्ठला वाचून कशाची इच्छा नहीं। मी या मुक्ति का प्रयत्न सुधा कर सुधा भिना नहीं माला जन्म मरना भीति रह दुसरे काही हवे आहे असे नाही फक्त तोच एकमेव केशव पाहिजे नवे खळवादी मतास पुरता सत्याची हे सत्ता उपदेशो साक्षत्वे मनावी उत्तरे परी पाकी खरे खोटे करे नवे एकदेशी शब्द हा उखता ब्रह्मांडा पुरता घेल त्याशी चुका विनवनी करी जाणतीया बहुमते वाया श्रमू जे दुष्ट मतांचा पुरस्कार करणारे आहेत ते आपल्या मताची शिद्धी होण्यासाठी खटाटोक करीत राहतात मी मात्र तसा नाही माझा उपदेश खरेपणाच्या सत्तेवरचाच आहे खळवादी लोकांचा उपदेश आणि माझा उपदेश या दोहोंची मनाची साक्ष ठेवून परीक्षा करावी म्हणजे शेवटी खरे कोण आहे आणि खोटे काय आहे याचा निवाडा तुम्हाला सहजपणे होऊ शकेल माझा कोणताही शब्द एकमार्गी नाही किंवा संकुचित म्हणजे मोजका सुद्धा नाही जो त्याचा अर्थ मनापासून पाहिल त्याला तो सारे ब्रह्मांड व्यापून राहिला आहे असे समजून येईल तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच माझी जाणत्यांना विनंती आहे अनेक खला मतवाद्यांच्या नादी लागून लोकांनी विनाकारण श्रम करू नयेत आणि त्यामध्ये फसून जाऊ नयेत आपला जन्म व्यर्थ घालवू नये याची नावे दोषू ब्राह्यंतरे किल्मिशो मना पुण्य पापू शुभ उत्तम संकल्प बेजायशी फळे उत्तमका का अमंगळे तू का म्हणे चित्तो शुद्ध करावे हे नीतो मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकल्प किंवा संशय राहण हाच सर्वात मोठा दोष आहे संशयासारखं मोठं पाप नाही पाप आणि पुण्य हे मनाच्या बऱ्यावाईच्या प्रवृत्तीमुळेच निर्माण होतात शुभ किंवा अशुभ संकल्प मनामुळेच उत्पन्न होतात किंवा उत्तम संकल्प करणे म्हणूनच उत्तम आहे जसे बीज असेल संकल्प जर शुद्ध के हित है शुद्ध आने हिच खरी नीति है कुशल नवे जाने व श्रोता रा हे भाव चित्ता धरुण धन्य तो जगी धन्य तो जगी ब्रम्हतयांगी वसतशी न धोवी तोंडो न करी अंघोळी जपे सदा काळी राम रामो जप तप ध्यानो ने नेग युक्ती कृपारुजो भूती दयावंतु तू का म्हणी होयो जाणो निनता ने आवड अनंता जीवाहुनी तू उगीच भक्त होऊ नकोस किंवा जाणणारा जाणता स्वतः सुद्धा बनू नकोस मात्र चित्तामध्ये ईश्वराविषयी एक भाव मात्र धरून राहा ज्याच्या अंगी परभ्रची प्रभा थाकलेली आहे ब्रमाची वस्ती ज्याच्यामध्ये झालेली आहे तो या जगामध्ये खरोखर धन्य आहे सदा सर्व काळ रामरा जप करावा याशिवाय तोंड धुणे किंवा आंघोळ करणे या क्रिया करू नयेत सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जो कृपाळू आहे दयावंत आहे त्यास जप जात तप ध्यान योग याग मुक्ती इत्यादींची काहीही परवा नसते तुकाराम महाराज म्हणतात जो सर्व काही जाणत असतो पण मी जाणले आहे असा गर्व ज्याच्या मध्ये निर्माण होत नाही तोच परमेश्वराला जीवाहून सुद्धा प्रिय असतो काळाची ते नाही घटिका पंढरी नायका आठविता सदा काळगणना करी आयुष्याची कथेचे वेळेची आज्ञा नाही या कारणे माझ्या विठोबाची कीर्ती आहे हे त्रिजगती थोर वाटून काळ पुरुष हा क्षणाक्षणाने आयुष्याचा हिशोब करीत असतो मात्र ज्या वेळेला कथा चालू असते त्या वेळेचा जो काळ आहे त्या कथेमध्ये जो काळ जातो त्याची गणना मात्र करण्यात येत नाही आणि त्याची गणना करण्याच्या काळाला अणुज्ञ नाही यासाठी माझ्या विठोबाची कीर्तीची वाट तिन्ही जगामध्ये थोर झालेली आहे तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याच्या जन्मास येऊन गोपाळाचे स्मरण करणे हेच जन्माला आलेलेचे फळ आहे किंवा सार्थक आहे घरोघरी बहु झाले कवी ने ने चवी लंडा चाडू पुढे न विचारी नाडू काढावे आईते तेची जोडावे सोहिते तुका म्हणी कडे परी होता ते आंधळे कविता करणारे घरोघरी पुष्कर कवी झालेले आहेत परंतु त्यांच्या कवितेमध्ये प्रसाद नाही म्हणजे त्यांचं काव्य प्रसादिक नाही अशा या ढोंग्या आणि खोट्या कवींना या जगामध्ये भूषण मिरवण्याची इच्छा असते पण यापासून अखेर फसगत होते याचा विचार ते कधी करीत नाहीत या कवींचा उद्योग म्हणजे चांगल्या कवींच्या कृतीमधील आयते समर्पक असे शब्द काढून घेतात आणि आपल्या हितासाठी आपल्या कवितेमध्ये जोडून घेतात एवढंच त्यांना माहीत असतं म्हणजे दुसऱ्यांच्या कविताचे शब्द वाक्य चोरायची आपल्या कवितेमध्ये घुसडायची हेच त्यांना कळतं तुकाराम महाराज म्हणतात या त्यांच्या करण्याचा परिणाम त्यांचा त्यांना माहीत असू सुद्धा ते मुद्दाम तिकडे डोळे झाक करतात नये पाहू मुखो मात्रागमन याचे तक्ताचे गुरुपुत्रा म्हणून बरे धरित चांदा त्याशी गोष्टी जयाची दृष्टी पाप वाढे जो मात्रा गमन करतो त्याच तो कधी तोंड पाहू नये त्याचप्रमाणे कोणत्याही गुरुपुत्राने अभक्ताशी तोंड कधी पाहू नये याच साठी एकांतवासा सेवन कर उचित है ईश्वरा भजना में विघ्न येत नहीं निंदा करना भेट कभी घे कारण चांडा पोटा मधे विषंते का विचाराजर पाप करते आशा बरबर भाषण सुधा करू नए कथा कर द्रव्य घेती देती तया धोगती नरकवासू रुंभ पाकू भोगे थे नये ना नारायणा त्यांची, अशी खडगधारा छेदी ती सर्वांगू तप्त अंगू लोळवीती तुका म्हणित या नरक न चुकती, सापडले हाती यमाची या हरिकथा करतात आणि त्या कथेचं मूल्य म्हणून जे लोक पैसे घेतात आणि जे देतात त्या दोघांनाही नरकवासाची अधोगती प्राप्त होते कारण हरिकथा विकणे किंवा हरिकथेचा विक्रय करणे हे महापाप आहे त्यामुळे हरिकथेचा विक्रय करणारे आणि तिचे मूल्य देणारे हे दोघेही रौरव आणि कुंभीपाक नावाच्या नरकात नरक यातना भत राहतात त्यावेळी नारायणाला त्यांची मुळीच दयामाया येत नाही तलवारीसारखी ज्याची पाणी आहेत अशा वृक्षावर त्यांना बसवले जाते त्यावेळी त्या धारेने त्यांचे सर्वांग कापले जाते तसेच तापलेल्या लोखंडाच्या जमिनीवर त्यांना लोळवतात तुकाराम महाराज म्हणतात हरिकथेचा विक्रय करून जे पैसा घेतात आणि त्या हरिकथेची खरेदी करून जे पैसे देतात ते दोघेही महापापी यमाच्या तावडीमध्ये सापडतात म्हणूनच त्यांना नरकवास कधी चुकत नाही